गंध तिसरा अध्याय अकरावा उतथ्याला म्हणजे सत्यव्रताला विद्याप्राप्ती लोमेश म्हणतात वेदाध्ययन जप देवतांचे ध्यान आणि आराधन यापैकी त्याला काही एक माहित नसून आसन प्राणाया, प्रत्याहार भूतशुद्धी आणि आचमन यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते मंत्र किलक जाप्य गायत्री शौच स्नानविधी आणि आचमन ह्यातीलही त्याला काही ठाऊक नव्हते होत्र, बलिदान अतिथी संध्या आणि समितीचा कशाचीच ओळख नव्हती प्रातून तो दात घाशीत असे आणि गंगेमध्ये शूद्राप्रमाणे स्नान करीत असे माध्यानसमयी सहज प्राप्त होणारी मनातील फळे आणून तो सेवन करीत असे परंतु तो शट भक्षाभ्यक्ष मुळीत जाणत नसे तथापि त्या ठिकाणी राहून तो कधीही असत्य भाषण न करिता सत्य भाषणच करीत वा असे ह्यामुळे लोकांनी त्या द्विजाचे नाव सत्यव्रत किंवा सत्यवान असे ठेवले होते तो कोणाचे हित अथवा आहित करीत नसे आणि पुढे सांगितल्याप्रमाणे चिंतन करीत तो निर्भयपणे रात्री खुशाल निद्रा घेत असे तो मुनी म्हणत असे मला मरण केव्हा बरे येणार आहे वनामध्ये माझे वास्तव्य दुःखाने होत आहे धिक्कार असो मज मूर्खाच्या जीवितला मूर्ख राहून जगण्यापेक्षा तडकापडकी मरण येणे निसंशय चांगले दैवाने मला मूर्ख केले आहे माझ्या मूर्खत्वाचे कारण दैवाशिवाय इतर कोणीही नसावे उत्तम जन्म प्राप्त होऊन सांप्रत हा माझा जन्म मूढपणामुळे व्यर्थ झाला आहे रूपवती वंधेप्रमाणे किंवा निष्फळ वृक्षाप्रमाणे अथवा दूध न देळणाऱ्या दैवाने मला निष्फळ केले आहे परंतु मी दैवाची तरी का बरं निंदा करावी खरोखर माझे कर्मच अशा प्रकारचे आहे पुस्तक लिहून महात्म्या ब्राह्मणाला मी दिले नाही आणि पूर्वजन्मी मी कोणाला निर्मल विद्याही दिलेली नाही त्या कर्माच्या योगाने मी शठ आणि अधमद्वीज झालो आहे तीर्थाचे ठिकाणी मी तप केले नाही साधूंची सेवा माझ्या घडली नाही आणि द्रव्यद्वारा विजपूजनही मी केलेले नाही त्यामुळे मी मूढमती उत्पन्न झालो आहे वेदशास्त्रातील रहस्यामध्ये पारंगत असे माझ्या बरोबरीचे मुनिपुत्र आहेत परंतु काही दैवयोगामुळे मी मात्र अतिमूढ जन्मलो आहे तपश्चर्या कशी करावी हे मला ठाऊक नाही तस्माच मी आता कोणत्या बऱ्या चांगल्या साधनांचे अवलंबन करू किंवा खरोखर माझे दैवच नीट नसल्यामुळे हा माझा पश्चातापही व्यर्थच आहे निरुपयोगी असलेल्या त्या पौरुषाला धिक्कार असो दैव श्रेष्ठ असे मला वाटते पौरुषांनी केलेले कार्य दैवाने सर्व होऊन जाते ब्रह्मा विष्णु, महेश्वर आणि इंद्र प्रभूती देव हे सुद्धा खरोखर सर्व कालाधीन आहेत आणि कालाचे उल्लंघन होणे दुर्घट आहे असे मला वाटते ह्याप्रमाणे रात्रंदिवस तर्क करीत करीत तो ब्राह्मण जान्हवीचे तीरावरील पवित्र स्थळी असलेल्या त्या आश्रमामध्ये राहिला तो द्विज काही दिवसांनी अतिशय विरक्त झाला आणि शांतपणे राहून त्या निर्जन वे आपल्या आयुष्याचे दिवस घालवू लागला निर्मल उदकाने युक्त असलेल्या त्या वनामध्ये ह्याप्रमाणे तो द्विज राहू लागला असता खरोखर त्याची एकंदर चौदा वर्ष लोटली पूजन जप आणि मंत्र यापैकी काही एक न जाणता वनामध्ये त्याने आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ घालविला हा मुनी सत्यभाषण करीत असल्यामुळे त्याचे तेवढेच प्रसिद्ध व्रत लोकांना माहीत होते त्यामुळेच खरोखर त्याला सत्यव्रत हे नाव पडले होते इतकेच नव्हे हा सतत सत्य करीत असून कधीही अनृत भाषण करीत नाही अशी खरोखर सर्व लोकांमध्ये त्याची कीर्ती झाली होती एकदा कोणी एक मृगयेमध्ये श्रमण होणारा शठ निषाद्यामध्ये मृगया करीत करीत झाला त्याचा देहारखा असून हातामध्ये त्याने धनुष्य आणि बाण धारण केले होते आणि प्राणीवध करण्याविषयी तो अतिशय तत्पर होता त्या धनुर्धर भिल्लाने अतिशय आकारण करून मारलेला बाण एका वराहाला लागला असता भयाने विवल होऊन तो वराह पळू लागला आणि पळता पळता त्या मुनीचे समीप आला ज्याचे शरीर रक्ताने भरून गेलेले आहे असा तो वराह कापत कापत जेव्हा आश्रमामध्ये आला तेव्हा त्याची अवलोकन करून त्या उतथ्य मुनीचे अंतकरण दयने आर्द्र झाले जोराने विध झाल्यामुळे रक्ताने ज्याचे शरीर भिजून गेले आहे असा तो वराह पुढे पळत असलेला अवलोकन करता कुतथ्य दयेच्या आवेशामुळे थरथर कापू लागला ऐ ह्या सारस्वत बीजाचा त्याने स्वाभाविकच उच्चार केला पूर्वी कधीही श्रुत आणि ज्ञान नसलेले ते सारस्वत बीज सुदैवाने त्यावेळी त्याच्या मुखामध्ये आले परंतु तो महात्मा मुनी अत्यंत मोहित होऊन शोकसागरामध्ये मग्न झाला होता त्यामुळे किंवा अज्ञानामुळे त्याच्या ते ध्याने आले नाही इतक्यात आश्रमामध्ये प्रवेश करून तो वरामध्ये हो दडला आणि सुटून जाण्यास मार्ग न सापडल्यामुळे तो अतिशय खिन्न झालामुळे थरथर कापू लागला तदनंतर कानापर्यंत ओढलेले धनुष्य आणि अतिशय उग्रदेह धारण करणारा आणि खरोखर कालाप्रमाणेच असलेला तो निषादराज वराहाला शोधित शोधित एका क्षणामध्ये त्या सत्यव्रत ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुनीजवळ आला त्या अद्वितीय मुलीला दर्भासनावर बसला असल्याचे त्याने ते पाहिले तेव्हा सम्मुख होऊन व्याधाने त्यास प्रणाम केला आणि तो त्याला म्हणाला हे द्विजराज वराह कोणीकडे गेला मी आपले प्रसिद्ध आणि उत्कृष्ट सत्यव्रत जाणीत आहे म्हणून माझ्या बाणाने विद्ध झालेला वराह कोठे गेला हे आपणाला विचारित आहे माझे सर्व कुटुंब क्षुधेने व्याकुळ झाले आहे त्याचे पोषण व्हावे खर, शिकार करण्याकरता मी येथे आलो आहे हे विप्रश्रेष्ठा विधात्याने हेच माझ्या उपजीविकेचे साधन नेमलेले आहे दुसरे साधन नाही हे मी आपणाला सत्य सांगत आहे कोणत्या तरी बऱ्या उपायाने मला कस कुटुंब पोषण केलेच पाहिजे हे द्विज तू सत्यव्रत आहेस ह्याच मी तुला आता पुन्हा सत्य सांगतो की पोष्य वर्ग क्षुधेने व्याकुळ झालेला आहे तस्मात बाण लागलेला तो वराह कोणीकडे गेला हे मी आपणाला विचारित आहे हे विप्रा मला आपण सत्वर सांगा याप्रमाणे त्याने विचारले असता तो महात्मा मुनी खरोखर वितर्कांमध्ये मग्न होऊन गेला आणि विचार करू लागला वराह माझ्या दृष्टीस पडला नाही असे म्हटल्याने माझे सत्यवरच तग भग्न होणार नाही ना शरीराला बाण लागलेला वराह इकडे गेला असे मी आज खरे कसे बोलावे अथवा असत्य भाषण तरी कसे करावे ज्या अर्थी हा क्षुधेने व्याकुळ होऊन विचारित आहे त्या अर्थी वराह दृष्टी स्पर्धताक्षणी हा त्याचा वध करीलच ज्या यथार्थ भाषणाने हिंसा होत असेल ते सत्य नसून दयेने युक्त असलेले अनुरुद्ध भाषणच सत्य होय ज्याच्या योगाने प्राणीमात्रांचे हित होत असेल तेच सत्य होय ज्याच्या योगाने अकल्याण होत असेल तर सत्यच नव्हे तस्मात परस्पर विरुद्ध असलेल्या ह्या उभयतांचे हित व्हावे कसे आणि ज्यात असत्य भाषण नाही असे उत्तर तरी मी काय द्यावे ह्याप्रमाणे धर्माच्या अडचणी संबंधाने तो उतथ्य विचार करू लागला असता हे विप्राजमदगने योग्य उत्तर काय द्यावे हे त्याला काही एक सुचे हे जमदग्ने बाणाने विद्ध आणि म्हणूनच दयेला पात्र असा वरा दृष्टीस पडल्यावर त्या उतथ्च्या मुखातून ऐ ऐ असा उच्चार तो स्वतःच्या बीजाचा उच्चार झाला असे समजून कल्याणी देवी प्रसन्न झाली तिने त्याला दुर्लभ विद्या दिली देवीच्या बीजाचा उच्चार झाल्यामुळे त्याला संपूर्ण विद्येची स्फूर्ती झाली पूर्वी होऊन गेलेल्या वाल्मिकीप्रमाणे तो उतथ्य कवी झाला नंतर धनुष्य घेऊन समुख स्थित असलेल्या व्याधाला अनुलक्षून त्या महात्म्या आणि दयाळू सत्यकांत द्विजाने सांगितले की जी पाहत आहे तिला बोलता येत नाही आणि जिला बोलता येत आहे तिला दिसत नाही तस्मा हे स्वकार्य साधू व्याधा फिरून फिरून तू का बरे विचारित आहेस याप्रमाणे तेथे विचारित असलेल्या व्याधाला त्याने सांगितले असता तो पशुघात व्याध त्या वराहाविषयी निराश झाला आणि आपल्या घरी परत गेला इकडे तो ब्राह्मण उतथ्य दुसरा वाल्मिकीच की काय असा कवी झाला आणि सत्यव्रत या नावाने सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध झाला तदनंतर सारस्वत बीजाचा त्याने यथाविधी जप केला असता तो द्विज भूतलावर अतिविख्यात पंडित झाला प्रत्येक पर्वाचे पहिल्या दिवशी ब्राह्मण सर्वदा त्याची कीर्ती गात असतात मुनिजनहू ते त्या अतिविस्तृत आख्यानाची प्रशंसा करीत असतात ते वृत्त श्रवण केल्यानंतर ज्या पित्याने त्याचा प्रथम त्याग केला होता तो त्याच आश्रमामध्ये त्याच्या पूर्णकुटिकेत आला आणि मोठ्या मानाने त्याला घरी घेऊन गेला म्हणून हे राजा परादेवी जी आदिशक्ती तिचेच सर्वदा भक्तीने सेवन आणि पूजन केले पाहिजे कारण ती जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे हे महाराज वैदिक अनुष्ठानाने तू तिचे यजन कर तिचे यजन सर्वदा सर्व मनोरथ परिपूर्ण करणारे आहे असा सिद्धांत पूर्वीच कथन केला आहे भक्तीने तिचे स्मरण पूजन ध्यान नामोच्चरण अथवा स्तवन केले असता ती इच्छित प्राप्त करून देते म्हणून तिला कामप्रदा असे म्हणतात हे राजा असे पुढे दर्शविलेले अनुमान विचारी लोकांना सर्व करणे अवश्य आहे रोगी दिन क्षुधित निर्धन शठ आर्तजन मूर्ख शत्रूंनी सर्वदा पिढी दास आज्ञांकित क्षुद्र विकल विव्वल आधाशी भोगाविषयी वखवकलेले अजितेंद्रिय लोभाविष्ट अशक्त सर्वदा काळजीने झुरणारे असे दृष्टी पडले असता त्यास त्याचप्रमाणे वैभव संपन्न पुत्रपौत्रांनी वंशवृद्धी करणारे पुष्ट संभोगयुक्त वेदवेते राजश्री विराजित शूर ज्यांनी लोक आपलेसे करून घेतले आहेत स्वजनाशी ज्यांचा वियोग होत नाही आणि सर्व लक्षण संपन्न असे लोक दृष्टीस पडले असता असे अनुमान करावे पहिले सर्व मनोरथ सफल करणाऱ्या कल्याणी देवीचे पूजन केले नाही असे दुःखी आहेत आणि दुसरे सर्वदा अंबिकेचे पूजन केलेले आहेत कारण ते सर्व ह्या संसारामध्ये सुखी आहेत असे अन्वय व्यतिरेक प्रमाणाने विचारी लोकांनी निसंशय समजावे व्यास म्हणाले हे राजा क्या मुनि सामजा मधे लोमेश मुखातून हाँ प्रमाण देवी उत्कृष्ट महत्म्य खरोखर मी श्रवण के है। हे पुरुष श्रेष्ठा हे राजेन्द्रा याचा विचार करून परम भक्ति ने आनंदा सर्वदा देवी से पूजन कर अध्याय अकरावा समाप्त